गोष्ट शिंग, शिंग वाजवून शिपायास लढाईवर जाण्याचा इशारा देणारा एक माणूस असतो असा एक माणूस शत्रूच्या हाती सापडला व ते लोक त्याला मारू लागले तेव्हा तो त्यांना विनवू लागला अहो, मी तुमच्या पाया पडतो माझा जीव विनाकारण घेऊ नका मी कोणताही अपराध केला नाही माझ्या जवळ हत्यार सुद्धा नाही यावरून माझा निरपराधीपणा तुमच्या लक्षात येईल एवढे हे शिंग वाजवण्या पलीकडे लढाईच्या वेळी मी कोणतेच काम करीत नाही असे असताना तुम्ही मला मारता का बरे त्यावर शत्रूकडील लोक उत्तर देतात अरे तू शिंग वाजवतोस म्हणून तर तुझा मी जीव देतो हातात शस्त्र घेऊन तू दुसऱ्यास मारत नाहीस हे खरे असले तरी हे शिंग वाजवून लोकांना तू युद्धाचा इशारा देतोस व लढाई होऊन रक्ताचे पाठ वाहतात तात्पर्य प्रत्यक्ष भांडण करण्यापेक्षा दुसऱ्यांची भांडणे लावून देणारा माणूस अधिक भयंकर होय गोष्ट तीनशे सत्तावीस घुबडे वटवाघुळे आणि सूर्य एके दिवशी काही घुबडे वटवा घुळे एका दाट सावलीच्या झाडावर बसून आपल्या शेजाऱ्या होते। शेवटी त्यांनी सूर्याची निंदा करण्यासही कमी केले नाही ते म्हणू लागले हा सूर्य फार त्रासदायक उद्धव आणि विनाकारण लोकांचा उठाठेवी करणारा आहे त्यांचे हे बोलणे ऐकून सूर्य त्यांना म्हणाला बाबांनो जो मी तुम्हा सर्वांना एका क्षणात जाळून टाकण्यास समर्थ आहे त्या माझी तुम्ही अशी निंदा करावी याचे मला आश्चर्य वाटते पण मी तुमच्या बडबडीकडे बिलकुल लक्ष न देता पूर्वीसारखाच यापुढेही तापत राहणार याबद्दल तुमची खात्री असू द्या तात्पर्य वो हटवादी लोकांच्या बडबडीकडे लक्ष देऊन शहाणे लोक आपले काम सोडत नाहीत गोष्ट तीनशे शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रे एका खेडे लोकांचे जोरापासून रक्षण करण्यासाठी एक शिकारी कुत्रा होता तो एके दिवशी आपल्या पिल्ला घेऊन गंभीरपणे गावातून फिरत असता गावातील सगळी भिकार कुत्री त्याच्या भोवती गोळा होऊन भुंकू लागली आपल्या वडिलांचा ह्या फालतू कुत्र्यांनी असा अपमान केलेला पाहून त्या शिकारी कुत्र्याला कुत्र्याच्या पोराला फार राग मग ते आपल्या वडिलांना म्हणाले बाबा त्या कुत्र्यांवर तुटून पडून त्यांना चांगली शिक्षा का करत नाही त्यावर शिकारी कुत्रा म्हणाला अरे मुला ही भिकारी पुत्री गावात आहेत म्हणूनच माझी किंमत काय हे लोकांना समजते आहे सर्व सर्वसामान्य लोकांनी काही कारण नसताना चालवलेल्या ओरडीकडे मोठे लोक लक्ष देत नाही गोष्ट तीनशे एकोणतीस रेशमाचा किडा आणि कोळी एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता त्यावेळी शेजारी एक कोळी होता तो मोठ्या चपळतेने आपले जाळे विणत होता तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला अरे माझ्या जाळ्यासंबंधी तुझं काय मत आहे हे जाळं विणायला मी आज सकाळी प्रारंभ केला व आता ते अर्धा अधिक पुरं सुद्धा झालं एवढं ठव इतकं सुंदर जाळं मी इतक्या थोड्या वेळात विणलं तरी तू आपला रिंगाळतच बसला आहेस त्यावर रेश्माचा किडा शांतपणे उतरला अरे तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहित आहे गरीब बिचाऱ्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळं पसरलं आहे। त्याचं आयुष्य किती क्षणिक आहे बर एखाद्या मुलानं हे जाळं पाहिलं तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल त्याची वस्त्र पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघाव्यास मिळतील तात्पर्य कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठ्या आकारावरून ठरवायची नसून तिच्या उपयोगावरून ठरवायचे असते गोष्ट तीनशे पंतोजी आणि विद्यार्थी एका खेड्याच्या शाळेतील एक पंतोजी सहज नदीकाठी फिरत असता मदतीसाठी कोणीतरी मोठमोठ्याने हका मारित आहे असे त्यांना वाटले ते कोण आहे हे पाहण्यासाठी तसेच नदीकाठाने पुढे जात असता शाळेतील एक विद्यार्थी नदीकाठच्या झाडाच्या भांदीला लोमकळत पाण्यात उभा असलेला त्यांना दिसला तो विद्यार्थी नुकताच पोहायला शिकत होता व आता भोपळ्याशिवाय पोहता येईल अशा समजुतीने त्याने जवळ असलेला भोपळा टाकून दिला भोपळ्याशिवाय पोहता पोहता थकून जाऊन तो पाण्याच्या प्रवाहातून वाहत जात असता एका झाडाची फंदी पाण्यावर आली होती ते धरून मदतीची वाट पाहत उभा होता ती त्याची स्थिती पाहून पंतोजीने काठावर पडलेला त्याचा भोपळा त्याच्याकडे फेकून त्याच्या सहाय्याने त्याला काठावर येण्यास सांगितले व ताकीद दिली कि भोपळ्या शिवाय आपल्याला पोहोचता येईल अशी पक्की खात्री होईपर्यंत यापुढे तेव्हाही भोपळा घेतल्याशिवाय पाण्यात पाय टाकून पोहोच तात्पर्य चालत येण्यापूर्वीच धावण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणा होय गोष्ट तीनशे एकतीस माणूस आणि दगड इसाबचा मालक धानथस याला अंघोळ करायची होती म्हणून त्याने इसाबला स्नानगृहात लोकांची गर्दी किती आहे हे पाहून येण्यास सांगितले इसाप स्नानगृहाकडे निघाला असता वाटेत एक मोठा दगड पडलेला होता व येणारे सर्वजण त्याला ठेपकाळत होते हे तो पाहत असताना स्नानगृहाकडे जाणाऱ्या एका माणसाने तो वाटेतला दगड उचलून बाजूला ठेवला आणि मग तो पुढे गेला ते पाहून इसापने घरी जाऊन मालकात सांगितले स्नानगृहात फक्त एकच माणूस आहे ते ऐकून मालक स्नानगृहात गेले असता तेथे बरीच गर्दी असलेली त्यांना दिसली म्हणून त्याने रागाने इसाबला विचारले अरे इथे इतकी माणसं असून फक्त एकच माणूस आहे असं तू सांगितलंस याचा अर्थ तरी काय त्यावर इसाबने दगडाची गोष्टस असं मार्काला सांगितली व तो म्हणाला ज्या माणसानं तो वाटेतला दगड बाजूला ठेवला तो एकच माणूस या नावास प्राप्त आहे जातीची माणसं नावास योग्य नाहीत मला वाटतं तात्पर्य ज्या गोष्टी पासून सतत त्रास होत असता त्याला प्रतिकार न करता त्रास निमूटपणे सहन करीत राहतो त्याला माणूस म्हणण्यापेक्षा पशु म्हणणे अधिक योग्य होय गोष्ट तीनशे बत्तीस दोन घुरपडी एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या त्यापैकी एक जण दुसरीच म्हणाली आमची स्थिती फार शोचनीय आहे आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही आमच्या क्षुद्रतेचा अधिकार असो यह पेक्षा रात वारख्या उ जन्म मिला मजा आती हरिणाम शिकारी कुतर भुंक आवाज ऐकूला व धावन थकाल हरणा जीव कुत्र ने घी दुसरी घोरपड़ अपने स्थिति विषय कुरकुर पेल्स घोरपड़ी सेनाली ज्या हरणा जीवन अपने मिलाव अच्छा तू करी होतीस हरणा की स्थिति किसी भयंकर है प्रत्यक्ष पहा ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान तात्पर्य बाह्य रूपावर जाऊन फसू नये कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याची शक्यता असते गोष्ट तीनशे ते आणि शेतकरी प्राचीन काळी सर्वम शहरात एका सणाच्या दिवशी एका नकल्याने निरनिराळ्या प्रकारच्या नकला व हावभाव करून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले डुकराच्या आवाजाची त्याने जी हुबेहुब नक्कल केली ती लोकांना आवडली व त्या त्यांनी ती त्याला पुन्हा पुन्हा करण्याचा आग्रह केला प्रेक्षकांमधील एका शेतकऱ्याला मात्र ती नक्कल फारशी आवडली नाही तेव्हा तो उभा राहून प्रेक्षकांना म्हणाला लोक हो या नकल्याने जो डुकराचा आवाज काढला तो अगदी बरोबर तसाच आहे असं मला वाटत नाही उद्या स्वतः याच ठिकाणी नक्कल करून दाखवेल ती पाहण्यास तुम्ही कृपया या लोकांनी ती गोष्ट कबूल केली दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे लोक जमल्यावर नकल्याने आदल्या दिवशी केलेली नक्कल पुन्हा करून दाखवली ती प्रेक्षकांना फार आवडली व त्यांनी टाळ्या वाजवून त्या नकल्याचे फारच कौतुक केले मग तो शेतकरी पुढे आला त्याने आपल्या घोंगडीत डुक्कर लपवून आणले होते त्याला चिमटे घेत असते मोठमोठ्याने ओरडू लागले तो आवाज खाणी पडतात यात काही अर्थ नाही नकल्याने काढलेल्या आवाजापेक्षा निम्म्यानेही तुला आवाज काढता आला नाही असे म्हणून प्रेक्षक त्याची टर लागले ते पाहून शेतकरी आपल्या घोंगडीतील डुक्कर बाहेर काढून लोकांसमोर धरीत हसत म्हणाला लोक हो खरंच तुम्ही अगदी गाजर पारखी दिसता प्रत्यक्ष डुक्कर ओरडत असता तो आवाज डुकराचा नाही असं म्हणता तेव्हा तुमच्या आकलेच किती कौतुक करावा तात्पर्य बऱ्याच वेळा खऱ्या वस्तूपेक्षा तिच्या नकलेलाच लोक फसतात गोष्ट तीनशे चौतीस आणि मासे करडोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात गोड्या मारून मासे धरून खातो या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसे नसे झाले त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला ता, विचार केला तो ज्या कालव्या जवळ बसला होता त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला अरे तुला तुझ्या स्वतःच्या आणि तुझ्या भाऊबंधांच्या जीवाबद्दल जर थोडी बहुत काळजी वाटत असेल तर कालव्याचा मालक एक दोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे तुम्ही आपले जीव वाचवण्यासाठी काहीतरी उपाय कराशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करडोकाचा निरोप त्यानं सांगितला तो ऐकता देणाऱ्या त्या करडोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचवण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकाळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणाऱ्या माश्यावर सोपविले त्याप्रमाणे त्याने करढोकाऊन आपला ठराव त्याला कळविला तो ऐकता करढोक त्याला म्हणाला या संकटातून वाचवण्याचा एकच मार्ग आहे तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर याव, म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहोचवी ती गोष्ट माशांनी कबूल केली मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना घट्ट केले विश्वास ठेवून त्याच्यात सापडणे हा मूर्खपणा पक्षी पकडले त्यांना ठार करीत असता त्याच्या पायाला लागले व त्याला जखम झाल्याने त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ते पाहून एक तरुण पक्षी इतरांना म्हणाला मित्र हो लहाला आपल्याविषयी किती दया येते आहे पाहिलं का ते ऐकून त्यातला एक म्हातारा पक्षी त्याला म्हणाला अरे तू त्याच्या डोळ्यातल्या पाण्याकडे कशाला लक्ष देतोस आपल्या रक्ताने भरलेली त्याचे हा पहा म्हणजे तात्पर्य आवाजावरून किंवा चेहऱ्यावरून माणसाची पारख करण्यापेक्षा त्याच्या कृत्यावरून ती करावी हे सांगते गोष्ट तीनशे छत्तीस बेडकी आणि तिचे एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका बेडकाच्या डाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहत होते त्याची आई जवळ होती तिच्या जवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली काही वेळाने जाळी उपटली गेली व सगळे वैरा वाहू लागले त्यातला एक मोडका वेध त्या बेडकीच्या हाती लागला तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली जो वेथ तुला इतका भक्कम दिसत होता त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का तात्पर्य नाम बडे दर्शन छोटे अशा वस्तू बऱ्याच असतात गोष्ट तीनशे सदतीस प्रवासी आणि कावळा <coughs> दोन माणसे प्रवासात निघाली असता एक डोळा फुटलेला कावळा त्यांना आडवा गेला ते पाहून त्यातला एक माणूस दुसऱ्याला म्हणाला अहो हा शकून काही बरा दिसत नाही आपल्याला काहीतरी विघ्न येणार असं या कावळ्यानं सुचविलं आहे तेव्हा आता आज आपण बाहेर न पडणं उत्तम त्यावर दुसरा माणूस म्हणाला अहो आपल्या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष देऊन आपलं काम बंद ठेवणं वेळेपणाचं होय पुढे काय घडणार हे जर या कावळ्याला कळत असत तर त्याचा एक डोळा जिथे फुटला त्या ठिकाणी तो पुन्हा कधी गेला असता का तात्पर्य ज्याला स्वतःचे भविष्य कळत नाही तर दुसऱ्याचे भविष्य काय सांगणार गोष्ट तीनशे मत्सरी काजवा एका बागेतील एका क्षुद्र काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाऱ्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखित प्रकाश पाहून स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुरता लविली परंतु त्याच्याबरोबर असलेला काजवा शहाणा होता तो म्हणाला अरे थोडा वेळ थांब आणि काय मजा होते ते पहा काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विजले तो वाडा काळोखाने भरून गेला हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मच्छरी सोडत्यास म्हणाला मित्रा हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात आणि विजून जातात पण आपली स्थिती तशी नाही आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही तात्पर्य एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यमे एकोणचाळीस बोकड आणि काटे झाड एक बोकड एका डोंगराच्या माथ्यावर चरकता एकाएकी मोठे वादळ झाले त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो बोकड जवळच्या दाट झाडीत जाऊन बसला ती जागा शांत व निवार्याची असल्याने त्याला तिथेच झोप लागली काही वेळाने वादळ शांत झाल्यावर तो जागा झाला व घरी जाण्यास निघाला तेव्हा त्याला असे आढळून आले की त्याच्या लोकरीत काटेरी झाडाची एक फांदी अडकली आहे थोडा वेळ हिसकाहिल्यावर बरीचशी लोकर गेल्यावर ती फांदी बाजूला झाली व तो आपल्या घरी गेला तात्पर्य काहीही अपेक्षा न ठेवता आश्रय देणारे किंवा दुसऱ्याचे रक्षण करणारे लोक पुढे टसतात गोष्ट तीनशे चाळीस मांजर राणीची म्हणजे एका मांजराला त्याच्या लहानपणी एक चिमणी खेळावयास दिली होती तिची व त्याची फार मैत्री जमली चिमणीने मांजराभोवती उड्या माराव्यात व मधूनच त्याला टोचावे तर मांजराने आपल्या पंजाने तिला दूर लोटाव्याचा खेळ चालत असे ती दोघेही एकमेकांस कधी रागावत नसत पुढे त्या चिमणीच्या ओळखीची दुसरी एक चिमणी होती तिचे हिच्याशी भांडण झाले दुसरी चिमणी असल्याने तिने हिला टोचून टोचून फार त्रास दिला मग ती चिमणी मांजराजवळ आली व तिने त्या चिमणीला शिक्षा करण्याविषयी त्याला विनंती केली मांजराने लगेच झडप घालून त्या दुसऱ्या चिमणी पकडले व एका क्षणात खाऊन टाकले त्या चिमणीचे मांस मांजराला रुचकर असते हे आजपर्यंत मला ठाऊक नव्हते इतके बोलून त्याने आपल्या मैत्रिणीवरही झडप घातली व तिलाही खाऊन टाकले तात्पर्य कोणत्याही प्राण्याच्या दुष्ट मनोवृत्ती एकदा जागृत केल्यावर त्याला आवरणे फार कठीण असते गोष्ट तीनशे एक्केचाळीस वानर आणि सुतार काही सुतार एक मोठे लाकूड कापत होते वो ते मौज पाहत एक वानर झाडावर बसले होते दुपारी घरी जाण्याची वेळ होतात कापलेल्या लाकडात एक पात्र ठोकून सुतार आपल्या घरी गेले इकडे ते वानर झाडावरून खाली उतरून त्या लाकडापाशी गेले व सुतारांनी मारून ठेवलेली पात्र उपटून काढली त्याबरोबर ते, ते लाकूड मिटले जाऊन त्या जा वानराचे दोन्ही पाय त्यात अडकले अशा प्रकारे तो तेथे अडकून पडला असता काही वेळाने सुतार आपल्या कामावर आले त्यांनी त्या नसत्या उठा ठेवी करणाऱ्या वानरात तो ठार मारून टाकले तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा परिणाम काय होईल याचा विचार न करता ती गोष्ट करायला जो एकाय एकी प्रवृत्त होतो तो बहुदा पश्चातेचाळीस सिंहाचे कासडे बांधरलेला गाढव आणि कोल्हा एक गाढव रानात फिरत असता त्याला एक सिंहाचे कासडे सापडले ते बांधरून तो रानात हिंडू लागला त्याला पाहून हा सिंहच आहे अशा समजुतीने सगळे प्राणी भिवून पळू लागले याप्रमाणे कित्येक दिवस त्या गाढवाने मोठी अंधाधुंदी करून सगळ्या जनावरांना चकविले पुढे एके दिवशी कोल्हा त्याला दिसला तो त्याच्यावर मोठ्या आवेशाने चालून गेला आणि सिंहासारखा आवाज काढण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागला पण गाढवाला सिंहासारखा आवाज कसा काढता येणार अर्थातच त्याचा आवाज ऐकून कोल्हा त्याला म्हणाला मामा आता पुरे करा आपण जर क्षणभर आपली जीव आवरली असती तर मीही आपण सिंह समजून घाबरलो असतो पण आपल्या ओरडण्यावरून आपण कोण आहात मी ते मी बरोबर ओळखलं आहे तात्पर्य दुसऱ्याची नक्कर हुबेहुब करण्याचे काम फार कठीण आहे नुसत्या पोशाखाच्या नकलेने काही होळी माणसे कदाचित असतील पण चतुर माणसे आवाजावरून व इतर हालचालीवरून माणसाचे खरे स्वरूप काय आहे हे ओळखल्याशिवाय राहणार नाही गोष्ट तीनशे त्रेचाळीस वाईट बातमी माणूस एकदा एका खेड्यातील गुराख्याजवळ त्याचा एक मित्र गेला आणि त्याला विचारू लागला अरे तुला एक बातमी सांगू का त्यावर गुराख्याने विचारले बातमी चांगली आहे की वाईट त्याचा गुराख्याने उत्तर दिले तर मग ती बातमी तुझ्या जवळच असू दे कोणतीही वाईट बातमी ऐकण्याची माझी इच्छा नाही इतके बोलून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी आपला एक बैल लांडग्यांनी मारून खाल्ला असे त्याला दिसले ती गोष्ट तो सर्वांना सांगत सुटला तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणतो अरे तुझा बैल लांडग्यांच्या भक्षस्थानी पडणार हे मला पूर्वीच ठाऊक होत कारण गुरांचा कळपातून निघून डोंगरात एकटाच जाताना मी त्याला पाहिलं होतं त्यावर गुराखी म्हणाला तू हे मला त्याच वेळी का सांगितलं नाही मित्राने लगेच उत्तर दिले ते सांगायला मी काल आलो पण तूच म्हणालास की वाईट बातमी ऐकायची माझी इच्छा नाही आणि निघून गेलास त्याला मी काय करू तात्पर्य वाईट बातमी वेळेवर ऐकून घेतली तर ती टाळण्यासाठी काही उपाय करता येतो पण ती ऐकून घेण्याचे टाळले तर मागा होऊन काहीच प्रयत्न करता येत नाही गोष्ट तीनशे चव्वेचाळीस हरिण आणि द्राक्षासा वेल एका हरिणामागे काही शिकारी लागले असता ते एका द्राक्षाच्या वेला पाठीमागे लपून बसले त्यामुळे त्या शिकाऱ्यांना ते दिसेना म्हणून ते शिकारी निराश होऊन मागे फिरले ते पाहतात त्या हरणाने त्या वेलाची पाने खाण्यास सुरुवात केली त्यामुळे तो वेळ हलू लागला वेल हलत असलेल्या एका शिकाऱ्याने पाहिले व त्याला शंका आली की येथे एखादे सावध असावे म्हणून त्याने बरोबर त्याच्या अनुरोधाने आपल्या बंदुकीतील गोळी मारली व हरिण तात्काळ मरण पावले मरते वेळी ते आपल्याशीच म्हणाले माझ्या कृतज्ञपणाचं योग्य बक्षीस मला मिळालं ज्या वेलानं संकटसमयी मला आपल्या पाठीशी घातलं त्याच्यावर मी तोंड टाकावं ही केवढी कृतज्ञता तात्पर्य उपकार कर्त्यावरच अपकार करणे ही मोठी गोष्ट 345 एक पुण्यवान माणूस आणि कुबेर एक मोठा पुण्यवान माणूस मरण पाहून स्वर्ग लोक तेथे त्याने इंद्राच्या दरबारातील निरनिराळ्या देवांना नमस्कार केला परंतु कुबेरास भासात तो रागाने व तुच्छतेने त्याच्याकडे त्याने पाठ फिरवली तो प्रकार पाहून इंद्राने त्या माणसाला त्याच्या रागाचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले अहो पृथ्वी व संपत्ती निर्माण करून हा कुबेर तिथल्या लोकांकडून नाना प्रकारची पापं करून घेतो जगात संपत्ती नसती तर मानवाच्या हातून पाप क्वचितच घडली असती तात्पर्य जगात पैसा ही वस्तू अत्यंत उपयुक्त खरी परंतु माणसाच्या हातून वाईट कृत्य घडतात ती त्याच्यामुळेच गोष्ट तीनशे सेहेचाळीस व धनगर एक धनगर आपल्या मेंढ्याची लोकर काढून घेत असता तू आमची सर्व लोकर काढून घेतोस हे बरे नव्हे अशी एका मेंढीने तक्रार केली ती ऐकून आला तिचा इतका राग की त्या भरात त्याने तिचे एक कोखरू ठार मारले ते पाहून मेंढी त्याला म्हणाली तुझ्या क्रूरपणाचा धिक्कार असतो ते तिचे बोलणे ऐकून धनगर अधिकच रागावला व म्हणाला एवढ्याने काय झालं माझ्या मनात आलं तर तुला देखील मी ठार मारीन आणि शिकारी कुत्रे मी लांडग्यांना देऊन टाकीन धनगराचं हे बोलणे ऐकून हा बोलल्याप्रमाणे त्याशिवाय राहणार नाही या भीतीने बिचारी मेंढी गप्प राहिली तात्पर्य सत्ता व बळ या पुढे शहाणपण फारसे चालत नाही हेच खरे गोष्ट तीनशे दिवसा दिवा लावणारा स्वयंपाकी माणसाकडे एक स्वयंपाकी होता त्याला एके दिवशी लवकर स्वयंपाक करायला सांगितले होते म्हणून तो विस्तव आणण्यासाठी शेजारच्या घरी गेला आणि एक काकडा पेटवून घेऊन आपल्या घरी घाईघाईने निघाला होता त्याच वाटेने एक उद्धट माणूस जात असता त्याने त्याचा हात धरून उभे केले आणि विचारले अरे अद्याप सूर्य मावळला नाही तरीही तू दिवा घेऊन चालला आहे त्याचा अर्थ काय त्यावर त्या स्वयंपाक उत्तर दिले अरे मी शहाण्या माणसाच्या शोधासाठी हा दिवा घेऊन चाललो आहे पण तसा माणूस मला अजून सापडत नाही तात्पर्य कामाची घाई असलेल्या माणसाला काहीतरी अप्रासंगिक प्रश्न विचारून त्याचा वेळ घेणे किंवा त्याला चिडविणे केवळ मूर्खपणाचे होय गोष्ट तीनशे त्याप्रमाणे तो त्या तत्वज्ञानाकडे गेला तेव्हा तो तत्वज्ञानी एकांतात बसवून हातात ग्रंथ घेऊन आपल्या अभ्यासात घडून त्याला दिसला तेव्हा त्याने विचारले महाराज आपण हा एकांतवास कसा करू शकता याबद्दल मला मोठं आश्चर्य वाटत आपल्या अभ्यासात व्यक्त आल्यामुळे त्रासलेला तो तत्वज्ञानी त्रास म्हणाला तुम्हाला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही कारण मी एकांतात आहे असं जरी तुम्हाला वाटलं तरी तुम्ही येईपर्यंत मी खरोखरच होतो तात्पर्य चांगले ग्रंथ व चांगले विचार यांची संगती म्हणजे सत्संगतीच होय गोष्ट तीनशे कोल्हा आणि म्हातारी एके दिवशी कोल्हा संध्याकाळी पक्ष्यांची शिकार करीत शेतातून चालला असता जवळच कोंबडी मारून वनभोजन करीत बसलेल्या काही मुली त्याला दिसल्या त्यांना तो म्हणाला मुलींना कोंबड्या तुम्ही खात आहात म्हणून ठीक नाही माझ्यासारख्या एखाद्या गरीब कोल्ह्याने जर ह्या कोंबड्या अशा मारून खाल्ल्या असत्या तर तुम्ही त्याच्या मागे शिकारी कुत्रे लावून त्याला पकडवून त्याचा जीव घेतला असता हे ऐकून जवळच एक म्हातारी बसली होती ती त्याला म्हणाली अरे मुर्खा आम्ही आमच्या स्वतःच्या कोंबड्या मारून खातो मी लोकांच्या कोंबड्या मारून खातोस हा फरक जर तुझ्या लक्षात आला असता तर तू हे बोलला नसतास तात्पर्य स्वतःच्या वस्तूची वाटेल तशी विल्हेवाट करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे पण दुसऱ्याची वस्तू चोरून तिची वाटेल ती व्यवस्था करण्याचा अधिकार कोणासही नाही गोष्ट तीनशे घोडा आणि मोतद्दार आपल्या घोड्या संबंधाने फार काळजी घेत असे घोड्याला खरारा करणे त्याला धुणे त्याचे अंग चोरणे बिलकुल कसूल करीत नसे पण त्यात एक मोठा दोष होता तो हा की तो घोड्याचा दाणा चोरून त्याचे पैसे मिळवित असे हे त्याची लगाडी पाहून एके दिवशी तो घोडा त्याला म्हणाला बाबा रे मी जर चांगलं अंग धरून द्रष्टपुष्ट व्हावं अशा दिवशी मनापासून इच्छा असेल तर मला पोटभर खाऊ घाल मग खरा्याचे दोन हात जरी कमी केले तरी, तरी हरकत नाही तात्पर्य पोटभर खाण्यास न मिळाल्यामुळे जो अशक्त होत चालला आहे त्याला नुसत्या पोशाखाचा जसा काही उपयोग नाही त्याचप्रमाणे एका प्रामाणिकपणाशिवाय माणसाचे सगळे उद्योग व्यर्थ होत